स्वामी श्रीधरस्वामीकृत श्री रामविजय सुंदरकांड अध्याय एकोणीसावा कोठे सीता रामानंदिनी श्री रामचंद्राचा जय जयकार करून महेंद्र पर्वतावरून मारुतीने दक्षिण दिशेला उड्डाण केले त्याचा वेग इतका भयंकर होता की मोठे मोठे वृक्ष मुळासकट उमळून वाऱ्याबरोबर इकडे तिकडे जाऊन पडले पर्वतांची शिखरे ही हादरी समुद्राच्या लाटा उसळल्या आकाशातील नक्षत्रे कोसळून जमिनीत गडप होत आहेत की काय असे क्षणभर वाटले पृथ्वी डळमळली कैलास पर्वतावर शंकर पार्वतीनं काळजी वाटली लक्ष्मी आणि विष्णू कसे सावरले अखेर ब्रह्मदेव साऱ्यानं म्हणाले देव हो घाबरू नका सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमंत समुद्र उल्लंघन जात आहे त्याच्या भूतकाळानेच साऱ्या आकाश झुंबुबले आहेत हनुमंत आकाश मार्गाने जात असताना प्रचंड पंखातलेले पर्वताचे एखादे शिखरच आकाशातून तरंगत चालले आहे असे दिसत होते हनुमंत वायूच्या वेगाने जात होता पण त्याच्या मार्गात संकटे काही कमी आली नाही हनुमंताच्या शक्तीची परीक्षा घेण्यासाठी देवांनी सुरसेला पाठवले तिने प्रचंड देह धारण केला आपला विशाल जबडा पसरला आणि ती हनुमंताच्या मार्गात उभी राहील तिथे प्रचंड रूप पाहतात हनुमंताने अतिसूक्ष्मरूप धारण केले तो तिच्या मुखात शिला आणि तिच्या कानातून तो बाहेर पडला हनुमंताची शक्ती आणि चातुर्य पाहून तिने हनुमंताची स्तुती केली आणि ती स्वर्गात निघून गेली इतक्याच समुद्रातून मैनाक पर्वत वर आला हवेतून उड्डाण करून जाणारा हनुमंताला तो म्हणाला अरे किती जमला थोडी विश्रांती घे पाणी वगैरे पी आणि पुढे जा हनुमंताने तो मोह टाळला तो म्हणाला बाबा मला विश्रांती घ्यायला वेळ नाही मला माझे काम पूर्ण करण्याची घाई आहे असे म्हणून हनुमंत वेगाने पुढे निघाला राहू केतूंची माथा सिंहिका हे उड्डाण करून जो जाईल त्याची सावली पकडून त्याला खाऊन टाकी हनुमंत एकदम तिच्या पोटात गेला आणि तिचे पोट फाडून बाहेर मारुतीने सिंहिकेला मारले रामनामाच्या बळावर अनेक वेगने पार करून हनुमंत लंकेत आला लंकेचे रक्षण करणारी लंकादेवी तिने हनुमंताला अडवले हनुमंता ने तिन्द पराजित कर मारुती से उड़ी प्रतिलंक पड़ली। प्रंचा हे रावणा धाकटीब इंदिरा ने घर नाव नवरा मार रावणा ने तिना ही प्रतिलंका स्थापन कर मारुति ने प्रतिका दणा सोडली फ्रंचे ने दासिना संगले हाला मारा आज हि मेजबानी दी तेव्हा मा मारुती म्हणाला माझे शरीर जलमय आहे मला शिजवाल तर मी काही उडणार नाही मला तसाच खा क्रमचेने ताबडतोब त्याला तोंडात टाकले हनुमंतांनी तिच्या हृदयात प्रवेश केला आणि हृदयाचा धोका करून तो खेळू लागला क्रमच्या भूमीवर पडून आक्रोश करू लागले वाचवा वाचवा असे उडू लागले मग हनुमंत बाहेर पडण्याचा विचार करू लागला क्रमचेच्या नाकातून आपली शेफ्टी बाहेर काढली हेच तर रोगाचे कारण नसेल असे म्हणून शेपूट धरून दाचे उडू लागल्या तेव्हा मारुती बाहेर पडला त्याने शेपटीने त्या दासीना गुंडाळून आपटून ठार मारले अखेर क्रमतेचे पोट फाडून तिला हनुमंताने ठार केले के वृद्ध राक्षस केले नाही राक्षसणी काहीही केले नाही हनुमंताने त्यांना धाग घालून विचारले लंकेचा रस्ता दाखवा नाहीतर तुम्हाला सर्वांना खाऊन टाकेल घाबरलेल्या राक्षसणींनी हनुमंताला लंकेचा मार्ग दाखवला सूर्यास्त झाला सायंकाळ झाली आणि अशावेळी मारुतीने लंकानगरीत प्रवेश केला हनुमंताने लंकेत सीतादेवीचा शोध घेण्यास सुरुवात केली रावणाचा मुलगा इंद्रजीत याच्या शयनागरात मारुतीने प्रवेश केला सुलोचनेसह तो निद्रा घेत होता मारुतीला वाटले हीच तर सीता नाही ना सीतात जर परक्या पुरुषाबरोबर असेल तर दोघांना डोक्यात दगड घालून ठार करून टाकतो पण ह्यांचे संभाषण तरी ऐकूया असा विचार करून तो भाषण ऐकू लागला तेव्हा शेषकन्या सुलोचना इंद्रजितासमोर रावणाचा धिक्कार करू लागले तुमचे वडील अनुचित वागतात त्यांनी सीतेला पळवून आणले पण त्यामुळे आपल्या सर्वांचाच नाश होईल हे बोलणे ऐकतात हनुमंताने ही सीता नवी हे ओळखून लंकानगरीत सीतेचा शोध घेण्याचं ठरवलं नंतर बिभीषणाच्या घरी मारुती आला तिथे त्याला हरिकीर्तन ऐकू येऊ लागले हनुमंत त्यात कल्लीन झाला राक्षसवंशात रामाचा भक्त जन्मला हे पाहून मारुती सद्गतीत झाला हनुमंतांनी निर्णय घेतला उद्या रामप्रभू लंक जिंकतील तेव्हा माय या विभीषणालाच राज्य द्यावे असे मी प्रभूंना सांगेल हनुमंत कुंभकर्णाच्या द्वारे आला एखादा महापर्वत निजरी सोडून पळावा तसं कुंभकर्ण झोपला होता मेघांच्या गडगडाटासारखे त्याचे धोरणे धोरणे चालू होते श्वासासरशी अनेक प्राणी बाहेर पडत होते हनुमंत तेथून घाईघाईने बाहेर पडला आता मात्र मारुतीने अतिसूक्ष्म रूप घेतले मुंगी सुद्धा त्याला पाहू शकणार नाही एवढा तो सूक्ष्म झाला हनुमंताला लंकेतील प्रत्येक घर मंदिरासारखे वाटत होते येथे सीता असेल या आशेने त्या घरात प्रवेश करी तेव्हा तेथे भोगमय दृश्यच त्याच्या दृष्टीत पडेल सर्वत्र हिंसाचार मारला होता सीता त्याला कोठेच दिसेना हनुमंत दुखाने गडाबडा लोळू लागला सीता देवीबद्दल मनात शंकापुशंकानी तो घायल झाला त्याच्या डोळ्यातून आश्रू ओढू लागले मनात विचाराला येथे माजे आणि फुकटच जाणार का मी रामाला काय सांगेल रामरायाचे स्मरण होतात वेगने दूर पळून गेले त्याच्यामध्ये पुन्हा नवीन उत्साह संकल्ला त्यांनी निश्चय केला सारी लंका धुंडून मी शीतेचा शोध लावीच हनुमंताने लंकेतील कित्येक घरे शेपटीत गुंडाळली आणि पाळून टाकली हनुमंताच्या लताप्राणाने लंकेतील नगरे वृक्ष उन्मळून पुढे लागले लोक भयाने पळापळा ओढू लागले तोच डोक्यात मोठमोठ्या शिळा येऊन पडू लागल्या रा... लोक रावणाला म्हणू लागले आता तुझी झडकत नाही सीतेने नगरावर धूस सोडलेले दिसते आणि ते आता लंकेचा निपात करीत मारुती आता घरी घरी जाऊन सीतेबद्दल कोण काय म्हणतो याचा शोध घेऊ लागला रावण सभेत मारुती सभेत लंकेचे रक्षक लंकेतील घटनांचे वर्णन करून सांगत होती ते म्हणाले रावणा तू सीतेला रामाच्या स्वाधीन कर तरच लंकेत शांतता नाम दिले रावणाला रक्षकांचा राग घेऊन त्याने त्यांचे कान आणि जीभ कापून टाकली हनुमंताच्या मनात आली आता रावणाला पण आपली शक्ती दाखवाली त्याने चार गुद्दे मारून रावणाची दाही छत्रे पाडली राजवाड्यातील जिबे विजवले मुकुट काढून तो रावणाच्या डोक्यावर मुष्टीप्रहार करू लागला रावण काहीही बोलू शकत नव्हता हनुमंत रावणाच्या कानी गुजबुजला मी रामाचा दूत आहे तुझी दहाही डोके तोडून आता खिचकिंतीत निल्यास तिरे पण प्रभू रामरायांची तशी आज्ञा नाही म्हणून तुला आता जीवदान देत आहे हनुमान निघून गेला सभेत दिवे लावले तो काय इथे तरी राक्षस नागडे उघडे शिवाय हात पा हात पाय माना मोडलेले विवळणारे ते पाहून रावण अत्यंत संतापला सर्व राक्षस आपापली दुःखे सांगू लागली त्यांची स्थिती पाहून रावण रागाने अंतपुरात निघून गेला रामदूत म्हणणाऱ्या भूताने आपला गर्व हिरावून यह मात्र स्वता शक्ति का मोटा गर्व आने रावणा ने ओखले अध्याय एकोनीस एक समाप्त